ओ श्री परम असठोध्याच अनाश्रितक कौती यहास योगी च निरग् निर्चाक्रिय यं संयासमी प्रहु योग विद्य पांडवों नि सन्यासक योगी कशन आरोने कर्म करणच्य योगारूढ़ुच्यो न कर्मस्वुष सर्वकल्पसन्यासी योगारूढस्तोच्यतेद्धरेदात्मनात्मानवसाधले ह्यात्म बंधुरात्मव ऋपुरात्मन बंधुरात्मत्मनस्त नेत्मेवात्मना जिताम अनात्मनसितात्म प्रशांत सरमात्म समाहिता समाहिता समा शीतृ सुखदुःखेश् तसामानात्मानो ज्ञान विज्ञान तृप्तात्म कूटस्थ विजिंद्रिय युक्तुच्य योगे समलोष्टाश्म कांचनां सुरू सुहृन्मदासन मध्यस्थ बंधुषु साधु पापेशु समते योगी युज्मात्मृहसे स्थित एकाकी यतचितात्म निराशेर पर्रह शुचो देशे प्रतिष्ठाप्यसन्मात्मन ना श्रुत नाचम शैलाजनकुशोत्तर सत्रकाग्र मन यतचिंद्रिय उप विशाश्र युजोगत्म विशुद्ध शिरो ग्रीव धारण नचल स्थिर संप्रेक्ष नाशिकग्र स्वश्चानवलोकयन प्रशांतात्मा विगतभेर्ब्रह्मचारिवृत्ते स्थित मनस्संयम मच्चि युक्त मत्पर व्यंजन एव सदात्मान योगी नियत नियतमानसिर्वाण परमधीगती नात्यश्नतसो योगोस्त नैकानंत मनश्नत न ते स्वप्नशील जागृत नै चार्जुन युक्ताहरविहरश युक्त युक्तच कर्मसु युक्तस्वप्नाव बोधसो योगो बोलखा यदा विनी चित्तमात्त्त्मििषते निस्पृहो सर्व कामेभ्यो युक्तिच्ये तदा यथा दीपो निवासोयते सोमपा स्मृत योगिनीयत चित्त युंजतो योगमात्मन यचो पुरमिधं योग सेवयाैवात्मनात्मनं पश्यनात्मने तृष्य सुखमाच्यसिं युद्धिग्रह्यमतीम व्यक्ती यथ नैवाचते तत्ता यल्हा चपर लाभ मनसेनाधिकस्म शिव दुःखेन गुरुना विचार्ये कम विद्या दुःखसोग योग योग् स निशन योक्तो योगो, योगो निर्वीन यो चकल्प प्रभवान काम स्यक्त सर्वशेषतः मनसेम्य शने शनेत बुद्ध्या धृतीगृही तयामसंसं मन किंचित चिंतयत तथ निलं स्थिर ततस नियम्यमन्यवशम नयत प्रशांतमनस योगिन मुख सुखमुमं उपैदानंतरज ब्रह्मभूतमकल्मष जुंजनव सदात्त्त्मन योगिविगतकल्मषा सुखेन ब्रह्म संस्वर्षमत्यंतं सुखमश्नुते सर्वूतसमात्मनं सर्वूताने चांमने इक्षते योग युक्तात्मा समदर्शन यो मा पश्येचं मयी पश्यह न प्रणश्यामि सचम प्रणश्य सर्वूतसिथं यो मान भजते कमािता सर्वर्तमानपी मयी वर्ते आत्मौपमे सम पश्य अर्जुन सुखं वा येतं सोगी परमो मतः अर्जुन वाचो योग्य योग स्वया प्रोक्त स्वाम्यान मधुशोधन एतसश्या चंचलवा सितीम स्थिराम चंचलमेम नकृष्ण प्रमाबलदृढं तसाह निग्रह मन योरी वसुदुष दुष्कर श्रीभगवान वाचो असंश महाबहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासन तु कौसे वरागृहते असतात्त्मना योग दुष्प्रापैत मती वश्यात्मना शक्य वापत उपायय अर्जुन च्रद्धेपे योगाच मानस अप्राप योग संसिद्धी एका गतीम कृष्ण गती कच्छिन भय विभ्रष्टछिन्नाभ्रमश्य अप्रतिष्ठो महाबहो विमूो ब्रम्ह ब्रह्मण पथिन पत संशय क्षेत्रमशेषतः वदन्य संशय क्षेत्रान्युपद्येचे श्रीभगवानुवाचो पासनवे नामुना शेतीत नही कल्याणकृत्त कशा दुर्गती तातगते प्राप्तपुण्य कृष्णा लोकांनी शाश्वती समा शुचीनां श्रीमताे योगभ्रष्टो भीजायचे अथवा योगिनामेव कुलभे ध्ये दुर्लभतर लोक जन जन यदृश तस बुद्धिसंयोग लभते पौर्वक येत तेूय संशिद् कुरुनंदनं पूर्वाभ्यास ते नेहत यहोशो सह जिज्ञासुरपे योगश्रमान प्रयत्नातमानसुद्ध योगी संशिद् किल्बेश अनेक जन संधत परांगती तपस्वीभ्यो अधिक योगी ज्ञानेभ्यो किमतधिक्मेभ्याध योगी तस्मागे योगी भवाजुन योगीनाम्पर्षा मद्गते नामना श्रद्धावान भजते युमा समेयुक्त ओम तत्सव श्रीमद्भवगीता सुप्न चुब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाार्जुनसमाधे आत्मसंयम योगोनाम ष्ठो ध्या हीकृष्णा अर्पणस्तो हर ये नम हर है नम हरे नम